स्कंद आठवा अध्याय अठरावा विवरांची माहिती श्री नारायण मुनी पुढे म्हणाले हे नारदा सूर्याच्या खालच्या बाजूस तेथे तो सिंहिका पुत्र राहू नक्षत्राप्रमाणे फिरत असतो पण खरोखरच तो नक्षत्राच्या योग्यते इतका थोर नाही पण सूर्य चंद्र यांना नित्य पिडा देणाऱ्या त्या सिंहिका विष्णूचा प्रसाद लाभला आहे त्यामुळे त्याला अमरत्व प्राप्त होऊन प्राप्त झाले आहे जो स्वतः प्रकाशित होत असतो त्या सूर्याचे प्रचंड आहे त्याला हा असुर राहू ग्रासून टाकून झाकू शकतो तसेच ते प्रचंड चंद्रमंडळ बारा हजार योजने विस्तीर्ण असूनही हा तेरा योजने विस्तीर्ण पर्यंत सर्व जागा झाकतो त्यामुळे तो चंद्रमंडळालाही ग्रास करतो अमावस्या आणि पौर्णिमा या पर्व काळामध्ये तो त्याला आच्छादित करतो पूर्वापार झाकून टाकण्यास समर्थ आहे पण या राहूचा प्रभाव जाणून त्या राहूच्या दोन्ही बाजूस विष्णूने आपले सुदर्शन चक्र पाठवले आहे ते ज्वालांनी परिपूर्ण असून भयंकर उग्र आहे ते चोकडे पसरलेले आहे त्याचे तेज राहूला अत्यंत असह्य होते आणि त्यामुळे दुःखी होऊन तो क्षणभर खिन्न होतो आणि आश्चर्यचकित होऊन तो सत्वर परत फिरतो याच का तू जाणून घे हे उत्तमा त्या राहु मंडलाचे खालच्या बाजूस सिद्धांचे आणि चारणांचे लोक आहेत तसेच विद्याधरांचेही लोक आहेत हे सर्व लोक पवित्र आणि पुण्यकारक आहेत हे, हे सर्व लोक हजारो योजने दूर अंतरावर आहेत पण त्यांच्या योगाने परमेश्वराची सेवा घडते हे खालील दिशेस उत्तम ती राक्षस यक्ष प्रेते आणि भूते यांच्या विहाराची स्थाने आहेत हे नारदा या सर्वांना मिळून अंतरिक्ष ही संज्ञा आहे आता हे ब्रह्मपुत्रा या सर्व अवकाशात वायू भरून राहिला आहे ज्या अवकाश भागी वायू शांत असतो आणि ज्या ठिकाणी मेघ उत्पन्न होत असतात त्या सर्वांना अंतरिक्ष अशी संज्ञा प्राज्ञी आहे ज्या अवकाश भागी शांत असतो आणि ज्या ठिकाणी मेघ उत्पन्न होत असतात त्या सर्वाला अंतरिक्ष अशी संज्ञा प्राज्ञजनाने दिलेली आहे हे द्विजोत्तमा नारदा त्याच्या खाली शंभर योजने दूर इतक्या अंतरावर ही पृथ्वी आहे अशी गणना केली आहे खग शेन सारस हंश इत्यादी पार्थिव योनीतील पक्षी तेथे उड्डाणे करून सर्वत्र योग्य हे देवर्षे पृथ्वीच्या खाली सुद्धा सात विवरे आहेत असे शास्त्रात सांगितलेले आहे ते, सांगित ते प्रत्येक विवर हे हजारो योजने दूर अंतरावर आहे तसेच त्याची लांबी हजारो योजने विस्तीर्ण आहे तितकेच ते आहे सर्व ऋतूंमध्ये सुख देणारी अशी ती उत्तम विवरे आहेत आता ती कशी ते सांगतो पहिले विवर अतल या नावाने प्रसिद्ध आहे आणि दुसरे विवर वितल म्हणून संबोधले आहे तिसऱ्या विवरांनी सुतल म्हणून सांगून चौथे विवर तलातल नावाचे सांगितले आहे पाचवे विवर महातल असून सहाव्याच रसातल म्हटले जाते त्यानंतर सर्वात शेवटी पातल आहे असे म्हणतात अशी ही सातही विवरे विख्यात आहेत हे, हे, विवर हे। सुख, अशा रोज सदैव सुख मिळत असते द्युलोकापेक्षाही त्या सप्तविवरात अत्यंत उपभोग आहेत अति बलवान दैत्य काद्र व्य आणि सर्व दान हे आपल्या स्त्रियांसह उपभोग घेत असतात त्याचे पुत्र आणि बंधू ही नित्य सुखात रममाण झालेले असतात स्त्री पुरुष एकमेकांवर अनुरक्त असतात त्या गृहांचे स्वामी आपापले मित्रपरिवारासहित आणि सेवकांसह तेथे राहत असतात प्रत्यक्ष ईश्वरही त्यांच्या इच्छाच्या आड येऊ शकत नाही ते सर्वजण मायावी असल्यामुळे सर्व ऋतूंमध्ये ते निरनिराळी सुखे भोगतात प्रत्यक्ष ईश्वरही त्यांच्या इच्छा आड येऊ शकत नाही ते सर्वजण मायावी असल्यामुळे सर्व ऋतूमध्ये ते निरनिराळे सुखे भोगतात अशा तऱ्हेने या सप्तविवरातील लोक अत्यंत आनंदित होऊन सुखाने विहार करीत असतात मय हा मायेचा स्वामी आहे त्याने तेथे उत्तमोत्तम गृहे निर्माण केली आहेत ती गृहे अमूल्य मण्याने युक्त असतात आणि ती गृहे साक्षात देवानाही दुर्लभ अशी असून चमत्कृतीजन्य आहेत सर्व मंदिरे गोपुरे सभागृहे चौ विविध देवालये इत्यादी सर्व गोष्टी तेथे विपुल प्रमाणात त्या श्रेष्ठ मयाने निर्माण केल्या आहेत आणि नंतर सर्वांना ती वाटून टाकली आहेत कारण असे प्रासाद तेथे हजारोनी तयार केले आहेत नाग असूर यांच्या आणि पारवे सारिका यांच्या बहुविध जोडप्यांनी तसेच त्या त्या विवरांच्या अधिपतींनी तेथे उत्तमोत्तम गृहे करून तेथील कृत्रिम भूमी टाकली आहे। तेथे झळकत असतात तेथील वृक्ष अत्यंत विशाल आणि प्रचंड आहेत पण ते सर्व फळे आणि पुष्पे यांनी परिपूर्ण आहेत त्या वृक्षांमुळे तेथे शोभा आली असून ती स्थाने स्त्रियांच्या विलासभोगासाठी योग्य आहेत त्यामुळे सुखाला पूर्णता प्राप्त झाली आहे तसेच अत्यंत निर्मल उदकाने आखंठ भरलेली सुंदर सरोवरे तेथे ते आहेत त्यामधील जलाचा अंदाज घेता येत नाही इतकी ती सरोवरे विस्तीर्ण आहेत त्यावर निरनिराळ्या पक्ष्यांचे थवे विहार करीत असतात त्या सरोवरात सुंदर आणि मोठे मोठे मासेही असल्यामुळे त्या सरोवरांना मनोहर शोभा प्राप्त झाली आहे त्या सरोवरात अत्यंत लहान मोठे जलचर नित्य क्रीडा करीत असतात त्यामुळे त्यातील त्या उदक सर्वदा क्षुब्ध झालेले असते अशा त्या उदकात कुमुद उत्पल कल्हार नील रक्त इत्यादी विविध प्रकारची कमले आहेत तेथे राहणाऱ्या प्राण्यांच्या विहारानी आणि इंद्रियांना आनंद देणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या मधुरस्वरांनी त्या सातही विवरातील वातावरण व्याप्त झालेले असते थोडक्यात सांगायचे म्हणजे देवांच्याही उत्तमोत्तम संपत्तीला ही विवरे तुच्छ करीत असतात दिवस आणि रात्र होणे हे कास्तकावरील दैदिप्यमान मण्याच्या किरणांनी त्या विवरातील अंधाराचा सर्वशहा नाश होतो या सर्व सुखांप्रमाणे या विवरात वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांना शारीरिक आणि मानसिक पीडा कधीच उद्भवत नाही कारण तेथील सर्व प्राणी दिव्य औषधी उपयोग करतात तसेच विविध रसायने वापरतात रस अन्न पान आणि स्नान यामुळे त्यांना या, या पीडा संभवत नाही शरीरावर सुरकुत्या पडणे केस पिकणे वार्धक्य प्राप्त होणे फिकटपणा निर्माण होणे घामटपणा आळस इत्यादी अवस्था प्राप्त होणे याची त्यांना बाधा पोहचत नाही ही सर्व विवरे सदा कल्याण रूपच आहेत त्या भगवान विष्णूच्या तेजोमय सुदर्शन नावाच्या चक्राशिवाय इतर कोणत्याही कारणापासून तेथील प्राण्यांना मृत्यूचे भय नसते हे नारद मुने त्या चक्राचा एकदा का विवरात प्रवेश झाला की मग मात्र तेथील सर्व प्राण्यांचे भीतीमुळे स्त्रियांच्या गर्भाचेही पतन आणि स्खलन होते इतके ते भयंकर अस्त्र आहे अध्याय अठरावा समाप्त